ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी दुसरा विष्णु विष्णुदूतांकडून भागवत धर्म धर्मनिरूपण आणि अजा मिळाचे गमन। शुकाचार्य म्हणाला राजा धर्माचे मर्म जाणणाऱ्या भगवंताच्या दूतानी यमदूताचे हे भाषण ऐकून ते त्याला म्हणाले विष्णुदूत म्हणाले यमदूतानो ही मोठी खेदाची बाब आहे की धर्माज्ञाच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागला आहे कारण जेथे निष्पा आणि अदंडनीय व्यक्तींना यांच्याकडून विनाकारणाचा दंड दिला जात आहे जे प्रजेचे रक्षक शासक समानदृष्टी ठेवणारे आणि सज्ज नाहीत तेच जर अन्याय करू लागले तर प्रजेने कोणाला शरण जावे सत्पुरुष जसे आचरण करतात तसेच सामान्य लोकही करतात ते ज्याला प्रमाण मानतात त्याचेच लोक अनुकरण करतात व त्याच्या मांडीवर डोके ठेवून ते निश्चिंतपणे झोपी जातात सामान्य लोक पशूंप्रमाणे स्वत धर्म किंवा अधर्माचे स्वरूप जाणत नाहीत मित्रभावाने आत्मसमर्पण केलेल्या त्या अज्ञानी जीवांचा अत्यंत दयारू विश्वास आणि दयाळू सत्पुरुषांनी विश्वासघात करणे कसे योग्य आहे याने कोट्यवधी हो जन्मांच्या पापांच्या राशींचे प्रायच्चित घेतली आहे कारण विवश होऊन का होईना याने भगवंताच्या परमकल्याणकारक नावाचे उच्चारण केले आहे या क्षणी याने नारायणा ये या चार अक्षरांचा उच्चार केला त्याचवेळी केवळ तेवढ्यानेच या याप्या सर्व पपां प्रायश्चित पूर्ण होने चोर मद्यपी मित्रद्रोही गुरुपत्नी समागमी स्त्री राजा पिता आनी गाईला मारना तसे दुसरे जे पापी सर्वानी हेच सगत मोटे प्रायश्चित है कि भगवंता नमाच्चार कर कारण मनुष्या की बुद्धि भगवंता जोड़ी आती ब्रह्मवादी ऋषिनी पापनिर्दालना सामित प्रायश्चिताधिका कि व्रताधिका पापी मनसा ती शुद्धि होत नहीं जशी भगवंताच्या नावाने गुंफलेल्या पदांच्या उच्चाराने होते कारण ती नावे भगवंताच्या गुणांचे ज्ञान करून देणारी असतात प्रायोचित घेतल्यानंतरही जर मन पुन्हा पापकर्माकडे धावत गेली तर ते पूर्ण प्रायचित होऊ शकत नाही म्हणून पापांचा समूळ नाश करायची इच्छा असेल त्यांनी भगवंताच्या गुणांचेच वर्णन केले पाहिजे कारण त्यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होते म्हणून तुम्ही सर्व पापांचे निरसन केलेल्या आजामेळाला घेऊन जाऊ नका कारण त्यांनी मरतेवेळी भगवंता नावा उच्चारूसर को ही हेतु ने थट्टे तान घेने निमित्ता कि होईना जर कु भगवंता नावाच्चार करी तो या सर्व पपे नहीं होता अंत संग जो मनुष्य पड़ता पाय घसरता शरीरा पीड़ा होता साप चावला आता आगे ने पोला किच लगे ही असह्य होवन हरिहरी मनतो तो यमयातने का पात्र होत नहीं महर्षि ने विचार करोया पापांस मोटी आणि लहान पापांसाठी लहान प्रायश्चिते सांगितल्या आहेत तपश्चर्या दान जप इत्यादी प्रायश्चिताने ती पापे नाही शोधतात यात संदेह नाही परंतु त्या पापाने मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही भगवंताच्या चरणाच्या सेवेने तेही शुद्ध होऊन जाते अग्नीचा जर इंधनाला स्पर्श झाला तर त्याचे भस्म होऊन जाते तसेच जाणून बुजून किंवा अजांत्यपणाने भगवंताच्या नावाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होऊन जातात अत्यंत शक्तिशाली औषध त्याचा गुणधर्म न जाणताही अजांतेपणाने प्याले तरी ते पिनाऱ्याला गुण देते तसेच अजांतेपणाने उच्चार केल्यानेही भगवंताचे नाव फळ देते शुक म्हणाला राजन अशा प्रकारे भगवंताच्या पार्शदानी भागवत धर्माचा संपूर्ण निर्णय ऐकून अजायमेळाला यमदूतांच्या पाशातून सोडवून मृत्यूमुखातून वाचवले हे शत्रुंजयी राजा पार्शदांचे हे म्हणणे ऐकून यमदूत यमराजाकडे गेले आणि त्यांना हा सर्व व्रतांत त्यांनी जसाच्या तसा सांगितला आजामिर यमदूतांच्या फासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला त्याने भगवंताच्या पार्शदांच्या दर्शनानी आनंदित होऊन मस्तक लववून त्यांना नमस्कार केला पुण्यशील परीक्षिता आजामीर काहीतरी बोलू इच्छितो असे जेव्हा विष्णुदूतांनी पाहिले तेव्हा ते लगेच त्याच्या देखतच अंतर्धान पावले या निमित्ताने आजामिळांनी भगवंताच्या पार्शदाकडून विशुद्ध भागवत धर्म आणि यमदूतांच्या तोंडून प्रवृत्तीविषयक धर्माचे श्रवण केले होते सर्व पाप पापहारी भगवंताचा महिमा ऐकल्याने अजयमेळाच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला आता त्याला आपली पापी आठवून त्याबद्दल फार पश्चाताप होऊ लागला अजय मिळ विचार करू लागला की अरे मी असा कसा इंद्रियांचा दास बनू एका दासीपासून पुत्रांना जन्म देऊन मी आपले शिलत्व नष्ट केली ही मोठी वाईट गोष्ट झाली माझा धिक्कार असो मी संतांच्या निंदेला पात्र झालो मी पाती आहे मी माझ्या कुणाला कलंक लावला अरे अरे मी माझ्या पतिव्रता बाळबोध पत्नीला सोडून मद्यपान करणाऱ्या वेषेशी संबंध ठेवला मी किती नीच आहे माझ्या आईवडील विचारे वृद्ध व असाही होती त्यांची सेवा शुश्रूषा करणारा अन्य कोणीही नव्हता तरी मी त्यांचा त्याग केला अरे रे मी किती कृथ् नाही मी आता खात्रीने अत्यंत भयानक अशा नरकात जाऊन पडणार जेथे अधर्मी कामी लोक अनेक का प्रकारच्या यमयातना भागतात मी आता जे अद्भुत दृश्य पाहिले ती स्वप्न होती की खरे आताच ती हातात फाश घेऊन मला ओढून येत होती ती कुठे गेली फसामध्ये अडकून पृथ्वीच्या खाली घेऊन चाललेल्या मला चार अत्यंत सुंदर सिद्ध पुरुषांनी येऊन सोडवली ते तरी कुठे गेली, जरी मी महापापी असलो तरीसुद्धा मला या श्रेष्ठ देवतांचे दर्शन झाले त्या अर्थी माझे कल्याण होणार म्हणूनच माझे हृदय आनंदाने भरून येत आहे नाहीतर वेशागमनी आणि अत्यंत अपवित्र अशा माझ्या जिबेवर मरतेवेळी भगवंताचे नाव कसे आले असते कुठे मी महाकपटी पापी निर्लज्ज व ब्राह्मण्य नष्ट करणारा आणि कुठे ते भगवंताचे परम मंगल नारायण नाम म्हणून मी आता माझ्या मन इंद्रिय आणि प्राणांना वश करून असा प्रयत्न करीन की ज्यामुळे मला पुन्हा त्या घोर अंधकारमयी नरकात जावे लागणार नाही मी अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या वासना आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मी यामुळे उत्पन्न होणारे बंधन तोडून टाकून सर्व प्राण्यांचे हित करीन वासनांना शांत करीन सर्वाशी मित्रतेचा व्यवहार ठेवीन दुःखितांवर दया करीन आणि पूर्ण संयमाने राहीन भगवंता मये स्त्री से रूप धारण कर मैं तिचा मोहत अड़कवी आत खेलने कर मेरा खूब नाचवली आता मैं स्वतः मयेपास मुक्त करे सत्य अशा परमांम्यालार इत्यादिधी मी इत्या मजेपना सोड़न कीर्तनाधिका अपने मन शुद्ध कर भगवंता ठिका चढ़विल शुकाचारी मनाला महात्म थोड़ावे सत्संगा ने संसाराबदल तेला तीव्र वैराग्य निर्माण तो सर्व बंधने तोडून हरिद्वारला गेला त्या देवस्थानात राहून योग मार्गाचा आश्रय करून त्याने आपल्या साऱ्या इंद्रियांना विषयांपासून दूर करून मनामध्ये लीन केली आणि मनबुद्धीला जोडली नंतर आत्मचिंतनाने बुद्धीला विषयांपासून वेगळी केली आणि तिला भगवंताचे स्वरूपभूत आणि स्वतःच्या अनुभव रूप असलेल्या परब्रह्माला जोडली अशा प्रकारे जेव्हा अजयमेळाची बुद्धी भगवंताच्या स्वरूपात स्थिर झाली तेव्हा ज्यांना त्याने पहिल्यांदा पाहिले होते तेच चार पार्श्व पुढे उभे असलेले त्याला दिसले अजय मस्तक लवून त्यांना नमस्कार केला त्यांचे दर्शन झाल्यावर त्याने त्या तीर्थस्थानामध्ये गंगेत शरीराचा त्याग केला आणि ताबडतोब भगवंताच्या पार्श्वदांचे स्वरूप प्राप्त करून घेतले भगवंताच्या पार्श्वदांच्या बरोबर अजामिळ सुवर्णमयी विमानात बसून आकाशमार्गाने भगवान लक्ष्मीपतींच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला अशा रीतीने तो दाशीपती सर्व धर्म कर्म सोडून निंद्यकर्मी केल्यामुळे पाफी झाला होता धर्मनियम सोडल्याने त्याला नरकात टाकले जाणार होते परंतु भगवंताचे नाव घेतल्यामुळे तो ताबडतोब मुक्त झाला संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना तीर्थालाही तीर्थ बनवणाऱ्या भगवंताच्या नामापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच साधन नाही कारण नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचे मन पुन्हा कर्माच्या व्यापात पडत नाही भगवन नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रायश्चिताचा आश्रय घेतल्याने मन रजोगुणाने आणि तमगुणाने व्यापून जाते तसेच पापांचा संपूर्ण नाशही होत नाही परीक्षिता हा इतिहास अत्यंत गोपनीय आणि सर्व पापांचा नाश करणार आहे जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन याचे श्रवण कीर्तन करतो तो कधीही नरकात जात नाही यम दूत त्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत अशा माणसाचे जीवन पापमयी असली तरी तो वैकुंठ लोकाचं पूज्य ठरतो अजयमेळासारख्या पापी माणसाने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंताच्या नावाचा उच्चार केला त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली तर मग जे लोक श्रद्धेने भगवंताच्या नावाचा उच्चार करतात त्यांच्याविषयी काय सांगावी या ठिकाणी दुसरा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण मुसतो